प्रकरण दुसरे अभागिनी व तिची लहान मुलगी ते तीन तरुण होते तिघे एकमेकांचे मित्र होते ख्याली खुशाली करणारे होते प्रत्येकाचे एक एक प्रेमपात्र होते परंतु हळूहळू त्या तिघांना त्या प्रेमपात्रांचा वीट आला आपल्या पाठीमागे असणाऱ्या त्या तिघींचा त्याग करवायचा असे त्यांनी ठरविले ते तिघे आपापल्या त्या दोन दिवसांच्या राण्याबरोबर घेऊन निघाले ते एका सुंदर थंडगार हवेच्या ठिकाणी जाणार होते त्यांच्या प्रियक्रिणींना अण्ण झाला होता आपल्यावर आपल्या प्रियकराची किती प्रेम असे प्रत्येकीला वाटत होते ते हवीचे टीका होते जिकडे तिकडे गंधाट छाया होती जंगलातून मधून मधून नागमोडी लाल रंगाचे रस्ते होते कोठे उंच गगनभेदी शिखरेल तर कोठे पाताळास भिडू पाहणाऱ्या दऱ्या नाना रंगांची व गंधांची फुले जिकडे तिकडे दिसत पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज राईतून ऐकू येईल ते तिघे तरुण व त्या तिघी तरुणी एका भव्य हॉटेलात उतरली प्रत्येकाची स्वतंत्र खोली होती सायंकाळी ती सारी फिरायला गेली काही वेळ सर्वजण बरोबर होती पुढे वाट्या फुटल्या एक एक एक एक दिशेला गेले त्या गर्दछायेत ते पहा एक जोडपे बसले आहे प्रेमाशिवाय जणू जगात काही नाही असे त्यांच्या मुद्रेवरून दिसत आहे मला कधी कधी शंका येते विचारू का ती म्हणाली कोणती शंका त्याने विचारली तुम्ही तुम्हें एक दिवस त्याग करा मला सोडून सोड़ का नाही ना, ना, ना, ना अंतर देना ती स्वेल, ती कशी घट्ट वे खुद परंतु सोड़ नहीं वेली घट्ट धरुन है परंतु तो वृक्ष दुसर वेली जवर कर गुतमरता हसतला आपणा दोघांमध्ये कायमचं प्रेमाचं नातं जोडणारी लिली नाही का लिली आपणास एकमेकांपासून दूर होऊ देणार नाही लिलीला बरोबर आणलं नाही घरीच ठेवून आले आई आई म्हणत असेल आता दोन तीन वर्षांची झाली तीन वर्ष तीन वर्ष आपण प्रेमात दवडले अशीच तरी जातील का असाच हा जन्म जाईल का पुढील जन्म जातील का तुम्ही मला तुमच्या धात्या घरी केव्हा नेणार विचारला का वडिलांना किती दिवस त्या बस्तीत मी राहू सांगा ना ने लवकरच ने बाबांच्या कला घेतलं पाहिजे त्या दिवशी माझ्यावर रागवले नीट राहायचं असेल तर घरी रहा, नाही तर चालता मग व्यापारात लक्ष घाल उडान टप्पूपणा किती दिवस चालायचा सारी फुलपाखरं आता सोडून दे वगैरे कितीतरी बोलले हे बघ बा, बाबांनी घालवलं तर उद्या आपण कुठं जाणार गरिबीत राहायची मला सवय नाही जरा दमानं घे हो पैसे काय करायचे आपण गरिबीतही राहू मी मिलमध्ये कामाला जाई तुम्हाला कष्टाचं काम होणार नाही तुम्ही घरी राहा परंतु आता दूर दूर नको खरंच नको बर विचार करू असे त्यांचे बोलणे चालले होते त्या दुसऱ्या जोडप्याचे काय चालले आहे बोलणे प्रियकरांचे विश्रप ला ऐकू नये त्यांची भोकळी मने त्या बोलत असतात परंतु आपण ऐकूया आपल्याला त्यांचा हेवान दावा जगात कसे प्रकार असतात ते पाहायचे आहे तुझं माझ्यावर प्रेम नाही मी तुला इतके पैसे देतो कधी कधी घोड्याच्या गाडीतून फिरवतो तरी तुझं प्रेम नाही का बरं अस, माझ्या मनाला काय वाटत असेल तुझा त्याग करावा असं मनात येतं परंतु तो कृतज्ञला होईल म्हणून देतो तुमचंही माझ्यावर कुठं आहे प्रेम मलाच काय तिला गाडीतून फिरवता दुसरं कोणी अवदसा नाही बसल्या तुमच्या गाडीत आपल्याच जातीच्या लोकांना शिव्या देणं वाईट आमची जात म्हणजे काय वाईट बगे वेश्या होणं का चांगलं चांगलं नसे तर लाल गुण उठीत त्यांच्याकडे का जाता शणभर करमणूक आम्ही काय करमणुकी पुरत्या अगं थट्टा केली अशी रागवू नकोस आज तरी इथे तुला एकटीला जाणलं की नाही खरं प्रेम तुझ्यावरच अगदी गळा शपत होय शपथ खरंच तुमच्याबरोबर बोलण्यात मला मजा वाटते वेळ कसा पटकन जातो तुम्ही माझ्याकडे आला नाही म्हणजे मी अधीर होते हसता काय खोट नाही सांगत अगदी गळ्या शपत हो गळ्या शपथ असा दुसऱ्या जोडप्याचा संवाद चालला होता आणि तिसरे तिसऱ्याचाही थोडा प्रकार पाहूया बोलण्यावरून माणसाची परीक्षा होती बोलण्याच्या स्तरावरून परीक्षा होती त्यावेळच्या मुद्रेवरून परीक्षा होती मला तुम्ही मोत्यांचा हार कधी देणार देईन देईन म्हणता नी काही नाही हसवी तुमची पुरुषांची जात आणि तुमची मोठी प्रामाणिक वाटतं स्त्रियाच पुरुषांनाही जन्म देतात स्त्रिया असतील म्हणून पुरुष फसवे होतात स्त्रियांच्या ओठावर साखर असते पोटात विष असत बोलणं हसणं गोड परंतु पाहिलं तर राम राम सारी घाण आपण या सुंदर ठिकाणी भांडायला का आलो ही फुलं तुझ्या केसात घालू काही नको नको म्हणजे हवीत बायकांचं उफ्राट बोल अहम भावी बोलणं किती घाणेडी आहेत ती फुलं माझा हात लागून घानेडी झाली तुझ्या केसांचा स्पर्श होऊन सुंदर होते एक सुंदरसा बंगला कधी घेऊन देणार तुझं माझं लग्न लागेल तेव्हा अजून नाही का लागलं ला? तस देवधर्माक्ष कुठं लागलं आहे देव, ला देव सर्वत्र आहे ना आपण एकत्र आलो त्या क्षणीच आपलं लग्न लागलं ते, ते देवानं पाहिलं हृदयातील धर्मानं अभिनंदल हसता काय परंतु मंत्र वगैरे कुणी म्हंटले का माझे बाबा वगैरे तिथं होते का मंत्र म्हणणं म्हणजे धर्म वाटत खरंच सांग तुमचं माझं लग्न विधीपूर्वक करायचं म्हटलं तर तुमचे वडील वगैरे येतील का जाऊ देतील बोल प्रेमात रमावा जाईल दिवस तो आपण पुढचं फार पाहू नये आज आपण आनंदात आहोत ना आणि उद्या उद्याच सा कोण सांगू शकेल जगात नक्की असं काय आहे सारं अस्थिर व चंचल जाईल दिवस तो मजेत दौडावा उठ को तरी है मजा हाथ धरन उठवा मला नहीं उठवत मी तो हल्क फूल है तुम्हें फूला प्रमाण परंतु बसता मेरव दगड़ा प्रमाण तुम्हार ग का फास लम्मी फास ही बरा तो क्षणभर गुदमरव व मारतो तरी जीव सुटतो पर गले कि गुदमरवता परंतु मारीत नहीं पुनः हाथ दूरई करता नहीं सुकुमार परंतु जड़ खरना, ना बर उठ आता त्याने हात धरून तिला उठविले दोघे निघून गेले झाडांची पाने सळसळ वाजत होती काही फांद्या वाकून त्या जोडप्यांच्या कानगोष्टी ऐकत होत्या त्या जंगलातील रस्त्यावरील विद्युद्वीप चमकू लागले किती सुंदर दिसत होते दृश्य हिरव्या हिरव्या झाडी ते विजेचे दिवे परंतु फिरायला जाणारे परतू लागले एखाद्या वेळेस वाघाच्या डोळ्यांचीही भिजली दिसायची आमची तिन्ही जोडपी त्या हॉटेलात आली भोजने झाली तांबूल भक्षण झाले गाणे झाले गप्पा झाले विनोद झाले सारी झोपण्यासाठी आपापल्या जागी निघून गेली रात्र गेली उजाडले आता परंतु आमच्या त्या तीन युवती अद्याप उपल्या नव्हत्या बाहेरही जरा थंडच होते गुलाबी झोपेत त्या होत्या परंतु गुलाबाचे काटे अजून कळायचे होते बऱ्याच वेळाने आपापल्या खोलीत त्या तिघी जाग्या झाल्या परंतु त्या तिघींचे प्रियकर नव्हते ते कोठे गेले व केव्हा गेले येथे निजले तर होते केव्हा उठून गेले त्या तिघी सर्वत्र हिंडल्या परंतु प्रियकरांचा पत्ता नाही त्या आपापल्या खोल्यात जाऊन बसल्या बराच वेळ झाला तरीही कोणी आले नाही शेवटी त्या तिघी एके ठिकाणी बसून नवीन विचार करू लागल्या पहिले हे असे कसे गेले गोड बोलून यांनी गळा असा कसा कापला माझ्या मनात संशय येई तू खरा झाला दुसरी एथे आणून आपण सोडून गेले असे दिसते तिसरी तरीच मला म्हणाले उद्याचे कोणी सांगावे जाईल दिवस तो आपला पहिली मग आता काय करायचे दुसरी आपल्याला विचार करण्याची जरुरीच नाही पिढीजात आपला धंदा असाच आहे हा गेला तर तो तो गेला तर आणखी कोणी जगात पुरुष आहेत तोपर्यंत आपणास चिंता नाही तिसरी बरे झाले मेला गेला तो पैसे देईन पण अगदी घाणे ना दुसरी आपला हा काही पहिलाच अनुभव नाही पहिली मला तरी हा पहिलाच अनुभव आहे काय करावे आता कुठे जावे तिसरी चला परत मुंबईला जाऊ आपली दुकाने थाटू पहिली मी दुकान थाटून बसू आयुष्याची अब्रुची सौंदर्याची तारुण्याची का विक्री करू असे कसे मी करू माझं त्या तरुणावर प्रेम होते मी त्याला देव मानले मी मनाने त्याला सर्वस्व दिले तो मला सोडून गेला तरी त्याची स्मृती माझ्याजवळ आहे तो फसवणारा निघाला म्हणून का मीही त्याला फसवू मी कुठेही जाईन मोलमजुरी करीन व त्याचे चिंतन करीत राहीन प्रेम एकदाच देता येईल ते पुन्हा कसे कोणाला देता येईल ते कोठे आहे आत्ता देण्यासाठी शिल्लक सारे त्याला दिले माझ्या विलीच्या जन्मदात्याला सारे दिले तिसरी तुम्ही वेड्यासारखं काय परवडता असली भाषा आपल्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही पहिली आपण का माणसं नाही दुसरी आपण माणसांची करमणूक आहोत पहिली मला तुमचं बोलणं नाही दुसरी हळूहळू समजेल त्या पुन्हा आपल्या खोल्यात गेल्या एक दिवस गेला दोन गेले त्यांच्या प्रियकरांचा पत्ता नाही शेवटी हॉटेलवाल्याची बिल देऊन त्या तिघी निघून गेल्या कोठे गेल्या निघून दोघींचे माहीत नाही एकीचे माहीत आहे त्या लिलीच्या आईचे माहीत आहे ती मुंबई जेथे राहत असे तेथे परत गेली आता त्या शहरात तिला राग मटे ना जवळचे सारे विकून थोडेसे पैसे जमवून ती लहान मुलीला घेऊन मुंबई सोडून निघाली लिलीचे पुढे कसे होईल हीच एक त्या तरुण मातेला चिंता होती ती लिलीकडे बघेल व मनात म्हणे लिलीनं जन्मती तर मी जीव दिला असता परंतु लिलीसाठी जगले पाहिजे लिलीचे लग्न होईपर्यंत तिचा संसार सुरळीत सुरू होईपर्यंत तरी मला जगले पाहिजे परंतु लिलीला कसे वडवू कसे हिचे पालनपोषण करू घर ना दार देहाचे दुकान मंडू? छे, ती कल्पनास असह्य वाटते मग काय करू आणि लिलीजवळ असेल तर कुठे कामधाम तरी कसे करता येईल हिला कोणाजवळ ठेवायची असे अनेक विचार त्या मातेला त्रस्त करीत होते लिलीला कुशीत घेऊन ती रडे रडता रडता झोपी जाईल असे करीत हिंडत ती एका गावाला आली सायंकाळी पाच सहा वाजण्याची वेळ असेल ही दमलेली आई एका झाडाखाली पडली होती जवळ तिचे बाळ झोपले होते उशा होती त्या झाडाजवळ एक खानावळ होती त्या खानावळवाल्याची मुले या झाडाजवळ खेळत होती एकमेकांचे डोळे धरी लपत कोणी कुणाला पकडी पळापळ होईल एक खेळ संपे दुसरा सुरू होईल भातुकली मांडीत झाडाची पडलेली पाणी ह्याच पत्रावर त्यांच्यावर काहीतरी लुटपुटीचे वाढायचे सर्वांनी खायचे लुटपुटीच्या द्रोणातून लुटपुटीची कडी बुरखायची मग कोणी एखादा कागद आणे त्याची कोणी होडी करी कोणी पंखा करी कोणी फाडून पिळ भरून झाड करी मुलांच्या गमती आमची लिलीही हळूच उठून त्या मुलात मिसळली तीही असू लागली खेळू लागली जेवू लागले त्या मुलांना गंमत वाटली त्यांनी तिला आपल्यात घेतली लिली फार सुंदर दिसे कशी आहे मुलगी त्यांच्यातील एक म्हणाली साबुदाण्यासारखी दुसरी बोलली दुधासारखी तिसरी बोलली चौथीला अद्याप उपमा सुचत नव्हत्या खानावळी वालेला मुली बऱ्याच होत्या मुलगा एकस होता लिलीची आई जागी झाली परंतु जवळ मुलगी दिसेना ती कावरेबावरी झाली मुलगी कोणी घेऊन तर नाही ना, ना गेले असे मनात येऊन ती दचकून उठली तो समोर लिली दिसली खेळण्यात दंग होती त्या मुलामुलींशी एकरूप झाली होती घाबरलेली माता कौतुकाने लिलीचा खेळ पाहू लागली आता घरात या पुरे खेळ तिने सांजा झाल्या खानावळ वाल्याची बायको दारातून मनाली। ती मुले खेळ आटकून निघाली त्यांच्याबरोबर लिलीही निघाली ती मुले थांबली ती विचार करू लागली इतक्यात लिलीची आई तेथे आली व लिलीने तिला मिठी मारली तुम्ही तिची आई वाटतं मोठ्या मुलीने विचारली हो छान आहे तुमची मुलगी आमच्यात तर इतकं सुंदर कोणी नाही तुम्ही झाडाखाली राहता तुमचं इथंच घर हो या झाडाखाली घर थंडी लागेल पाऊस लागेल परंतु उन्हाळ्यात बर, नाही येता की नाही घरी ती आई दारातून पुन्हा म्हणाली ती सारी मुले गेली लिलीची आई लिलीला घेऊन झाडाखाली बसली तिच्या मनात कितीतरी विचार येत होते शेवटी तिने त्या खानावळवाल्या बाईकडे काहीतरी विचारण्याचे ठरविले ती तिच्याकडे गेली कोण पाहिजे तुम्हाला ते तर बाहेर गेले आहेत वाली बाई म्हणाली मला तुमच्यापाशीच आधी काही बोलायचे आहे काय बरं मी एक गरीब मुलगी आहे तुम्ही जणू माझ्या आईसारख्या मी संकटत आहे मला कोणी आधार नाही मी व ही माझी मुलगी दोनच आणली या मुलीचं कसं पालनपोषण करावं याची चिंता वाटते मी काही मोलमजुरी करीन तर हिला कुठं ठेवू मग माझी मुलगी तुमच्या मुलांच्या खेळात रंगून गेली तुमच्या मुलांनाही तिनं आपल्यात घेतलं माझ्या मनात विचार आला की माझ्या मुलीला तुमच्याकडेच ठेवावं तुमची इतकं मुलं आहे त्यात ती वाढेल तिच्यासाठी निराळं फार काही करायला नको मी तिच्यासाठी दी दर महिना पाच रुपये पाठवत जाईन दर साल एक वाढवीन मध्ये जास्त कमी लागलं तरी पाठवीन तुम्ही तिला वाढवा शाळेत घाला शिकवा ती जशी जशी वाढेल तस तशी मी रक्कमही वाढवी मुली जाग पोलकं पर्कर सारं लागतं ठेवाल का तुमच्याकडे कराल का या मातेवर दया लिलीच्या आईने डोळ्यात पाणी आणून विचारले मी काय सांगणार ते घरी आले म्हणजे त्यांना विचारीन व माग काय ते कळवी माझ्या माते ठेवायला हरकत नाही इतकी मुलं आहेत त्यात एक भरल्या गाड्याला मुठीचं का ओझ होतं पाहिन विचारीन हो। लिलीला घेऊन तिची आई झाडाखाली बसली आईच्या मांडीवर लिली होती हसत होती आकाशातील चांदवाकडे झाडांच्या पाण्यात थोड्या वेळाने खानावळीतून बोलावणे घेऊन तिची आई गेली ऐकलं तुमचं म्हणणं परंतु सात रुपये हवेत पुढच्या वर्षी आठ मग तिसऱ्या वर्षी दहा चौथ्या वर्षी कळवे अहो अनेक खर्च असतात आजारीच पडली तर काढून ठेवायचे सुंठ आनाम एक का दोन मुलांची शेकडो दुखणे गोवर आहे कांजिणी आहे देवी आहे नाना प्रकार पाच रुपयात कसं व्हायचं थंडीत गरम कापड हवं उन्हाळ्यात मलमलो हवी हो सरळ नीट नको का करायला आणि सहा महिन्यांचे पैसे आज आगाऊ आधी मुलीला ठेवताना कारण तुम्हाला नोकरी कधी मिळेल त्याचा काय नेम हल्ली सर्वत्र बेकारी पहा परवटत असेल तर मी ठेवायला तयार आहे सारा मनापासून करी तशी आमची ही प्रेमळ आहे ठरवा तुमच्या मनावर वाला म्हणाला काय ठरवू मी सात तर सात परंतु ठेवा कुठे घेऊन जाऊ तिला मी तुमचीच मुलगी म्हणा लिलीची आई म्हणाली परंतु सहा महिन्याचे पैसे त्याने विचारले देते ना देते ती म्हणाली ठीक आहे ते झडाखांचं सामान घेऊन इथं या जाईपर्यंत इथंच राहा त्याने आस्थेने सांगितले रात्रभर विसावा घेऊन मी उजाडतन जाईल काम कामधंदा पाहिला पाहिजे इथं थांबून काय करू ती बोलली खानावळ वाल्याच्या एका खोलीत ती माता राहिली तिने आपल्या मुलीला जाणून शेवटचे पोडमर जेव घातले घोडभर कडन दूध पाजले तिला कुशीत घेऊन ती पडली तिला झोप येईना मुलगी कुशीत झोपली होती आईला अगदी चिपटून झोपली होती पहाटेची वेळ झाली ती माता उठली मुलीला सोडून जाणे तिला भाग होते लिली उठल्यावर ते शक्य नव्हते तिला झोपेतच सोडून जाण्याशिवाय मार्ग नव्हता त्या अभागिनीने मुलीचा शेवटचा मुका घेतला पुन्हा पुन्हा ती लिंगीकडे बघत होती तिची तृप्ती होईना परंतु ती उठली त्या खाणावळवाल्या व त्याच्या बायकोला ती म्हणाली माझी मुलगी तुमच्या पदरात मी घालीत आहे जपा तिला तिला पोटच्या मुलाप्रमाणे वागवा आईशी तिला आठवण होऊ देऊ नका तिच्या डोळ्यातून पाणी नका येऊ देऊ तिला काही कमी नका करू ती दोघे म्हणाली काळजी नका करू आम्ही सारं नीट करू ती माता निघून गेली लिली झोपेत हसत होती